स्कंध पाचवा अध्याय सतरावा मंदोदरीची कथा महिषाचे भाषण ऐकून देवी म्हणाली हे महिषा मंदोदरीने टाकलेला राजा आणि स्वीकारलेला कोण ती कथा विस्ताराने भूतलावर झाडांची दाटी असलेला धान्यानी समृद्ध असा सिंहल नावाचा देश आहे त्या देशात धर्मपरायण न्यायी प्रजाहित शांत सत्यवादी मृदू शूर सहिष्णू नीतीमान शास्त्रवेत धर्मज्ञ आणि धनुर्वेदात प्रवीण असा चंद्रसेन नावाचा राजा होऊन गेला त्याची भार्या सुंदर सौभाग्यवती सदाचारी पती सेवा तत्पर सर्व लक्षण अशी होती तिचे नाव गुणवती होते त्या दोघांना प्रथम कन्या झाली त्या सुंदर कन्याच्या प्राप्तीमुळे राजाने संतुष्ट होऊन तिचे नाव मंदोदरी ठेवले ती चंद्रकले प्रमाणे वाढत होती होता होता वर्ष लागले, राजा तो वर मंदोदरीला उत्तम आहे असे ब्राह्मणाने सांगितले कारण तो सर्व लक्षणी आणि सर्व विद्यापारंग होता जेव्हा राजाने आपल्या प्रिय गुणवती राणीला सांगितले की आपली कन्या कंबुग्रीवाला देण्याचे ठरवले आहे तेव्हा गुणवती ऐकून ते समाधानाने आपल्या मंदोदरीला म्हणाली हे मुली तुझ्या पित्याने तुझा विवाह कंबुग्रीवाशी करण्याचे ठरवले आहे मंदोदरी म्हणाली मला विवाह करण्याची इच्छा नाही मी ब्रह्मचर्य व्रत अवलंबणार आहे स्वतंत्रपणे मी तीव्र तपश्चर्या करणार आहे या संसारात पराधीनतेसारखे दुसरे दुःख नाही स्वतंत्रतेपासून मोक्षप्राप्ती होते तेव्हा मी ज्ञान मिळवून मुक्त होईल मला पतीची आवश्यकता नाही विवाह स्त्रीने पतीला उद्देशून करावे लागते श्वसुरगृही राहून सासू आणि दीर इत्यादींचा दासीपणा पत्करावा लागतो त्याचे फार दुःख होते तेव्हा हे माते संपांद राजाचा उत्तम नावाचा पुत्र धर्मवेता आणि ध्रुवाचा धाकटा भाऊ आणि भूपती होता त्याची भार्या धर्मनिष्ठ साध्वी पतित्पर सौंदर्य संपन्न आणि प्रिय होती तरीही त्याने आपल्या पत्नीचा काही दोष नसतानाही त्याग केला तेव्हा पती जिवंत असताना जर दुःख प्राप्त होतात मग दैव काल योग्य पती मृत झाला तर स्त्री दुःख भयानक असते तसेच पती देशांतरी गेला तरीही होणारे दुःख प्रचंड असते कारण मदनाग्निने दग्ध झालेल्या स्त्रीला त्या अवस्थेत पती समागमाचे सुख कसे मिळणार म्हणून कसलाही प्रसंग तरी पती करूच नये असे मला वाटते अशा प्रकारे कन्याने मातेला आपला मनोदय सांगितला तेव्हा गुणवती आपल्या पतीला म्हणाली आपली कन्या भरत्याची इच्छा न करताचे अवलंबन करणार म्हणाली ती संसार सुख परांग असून व्रतवैकल्य जप तप करण्याविषयी तत्पर राहून आयुष्य घालवणार आहे राजाने आपल्या कन्याची विवाहाची इच्छा नाही असे समजून विवाहाचा विचार रद्द केला पुढे पित्याच्या छत्राखाली ती वाढू लागली असता काही दिवसांनी स्त्रियांची कामवासना जागृत करणारे यवना सख्यानी तिला वार उपदेश केला पण तिने पती वरण्याचे नाकारले एकदा सुंदर मंदोदरी आपल्या दासींसह एका सुंदर उपवनात क्रीडा करण्याकरता गेली इतक्यात दैवयोगाने कोसलदेशचा राजा वीरसेन त्या मार्गाने जात होता तो एक तास रथारुढ होता आणि थोडे सेवक त्याचे बरोबर होते इतर सैन्य मागे होते राजकन्याची एक सखी तिला म्हणाली या मार्गाने रथारुढ झालेला आजानुबाहू आणि मदनाप्रमाणे सुंदर असलेला कोणी राजा येते असे मला वाटते कोणीतरी राजा येथे आलेला आहे तसे बोलणे चालू असतानाच कोसलाधिपती वीरसेन तेथे आला त्यात सुलोचन मंदोदरीला पाहून तो तिच्या सौंदर्याने विस्मयचकित झाला आणि खाली उतरून मंदोदरीच्या दासीला तो म्हणाला ही कोणाची कन्या आहे हे सत्वर सांग याप्रमाणे राजाने विचारताच दासी हसतमुखाने म्हणाली हे सुंदर वीरा मी आपणाला विचारते आपण कोण कुठले हे आपण मला सांगा त्यावर राजा म्हणाला पृथ्वीवरील अद्भुत अशा कोसल देशाचा मी वीरसेन नावाचा राजा आहे माझे चतुरंग सैन्य मागून येत आहे चुकल्याने मी येथून आलो आहे दासी म्हणाली ही राजकन्या मंदोदरी चंद्रसेन राजाची कन्या असून क्रीडा करण्यास या उपवनात आली आहे राजा म्हणाला हे सैरंद्री तू चतुर आहेस तू राजकन्याला माझा निरोप सांग हे चारुलोचने मी काकुस्थ वंशातील राजा आहे मला भार्या नसल्याने मला रूप यौवना स्त्रीची इच्छा आहे तेव्हा तू गांधर्व विवाहाने मला पतीवर तुझ्या पित्याने यथाविधी कन्यादान केले तर उत्तमच मी निशय तुला अनुकूलपती आहे हे ऐकून ती कामशास्त्र निपुण सेविका त्वरेने त्याचे तुझ्या ठिकाणी प्रेम स्थिर झाले आहे तुझा पिता काळजी करीत आहे चंद्रसेन राजा ही वारंवार आम्हाला हेच सांगत असतो पण केवळ हटधर्माच अवलंबन करीत तू राहिली असल्याने आम्हाला तुला सांगण्यास धीर होत नाही पतिसेवा हा स्त्रियांचा धर्म आहे त्यामुळे तरी तू विवाह करणार नाही मी, ना मी अद्भुत तपश्चर्या कर हे सखी तूच या राजाचे निवारण कर हा निर्लज्ज होऊन माझीच काय इच्छा धरतो आहे सरेंद्री म्हणाली कामाचा निग्रह करणे कठीण असून कालावर मात करता येत नाही हे राजकन्ये माझे हिताव भाषण तू मनावर घे नाहीतर यथावकाश तू संकटात पडशील मंदोदरी म्हणाली दैव योगे जे असेल ते होवो पण मी विवाह करणार नाही याप्रमाणे तिचा निश्चय दासीने वीरसेनाला येऊन सांगितला हे राजा आता तू गमन कर असेही सांगितले ते ऐकून राजा निराश मनाने कोसल देशाकडे निघून गेला अध्याय सत्रवा समाप्त